मत्तय अध्याय नऊ येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशू कडे आणले तो मनुष्य बाजेवर पडून होता येशू ने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले तरुण मुला काळजी करू नकोस तुझ्या पापांची क्षमा झाली आहे नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे त्यांचे विचार ओळखून येशू म्हणाला तुमचे अंतकरणात तुम्ही वाईट विचार का करता कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चालू लाग असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला आपला बिछना घे आणि घरीचा मग तो उठून आपल्या घरी गेला लोकांनी हे पाहिले व ते थक्क झाले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला मग येशू तेथून पुढे निघाला तेव्हा त्याने मत्तय नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले तेव्हा येशू त्याला ते म्हणाला माझ्या मागे ये तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला येशू मत्तयाच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्या बरोबर जेवायला बसले परुषांनी ते पाहिले त्यांनी येशूच्या शिष्यांस विचारले तुमचा गुरु जकातदार, व पापी यांच्या का जेवतो येशू त्यांना हे बोलताना ऐकले तो त्यांना म्हणाला जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजारी आहेत त्यांना आहे मी तुम्हाला सांगतो जा आणि याचा अर्थ काय ते शिका मला यज्ञ पशुंची नको तर दया हवी मी नीती मान लोकांना नव्हे तर लोका आलो आहे मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले आम्ही व परुषनी पुष्कळ वेळा उपवास करतो पण तुझे शिष्य उपवास करीत नाही ते का ये उत्तर दिले नवरा मुलगा वर सोबत असताना त्याचे वराडी दुखी कसे राहतील अशी वेळ येईल जेव्हा नवऱ्या मुलाला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपास करतील ला कारण ते ठिगळ त्या कापडापासून निघून जाईल व छिद्र अधिक मोठे होईल तसेच नवा द्राक्षरस जुन्या कातडी पिशवीत कोणी घालीत नाही घातला तर पिशव्या फुटतात व त्यांचा नाश होतो म्हणून लोक नवा द्राक्ष नव्या पिशव्यात घालतात तेव्हा दोन्ही चांगले राहतात येशू या बोधकथा सांगत असता येहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला माझी मुलगी आत्ताच मेली आहे परंतु आपण येऊन आपल्या हाताचा स्पर्श केला तर ती पुन्हा जिवंत होईल तेव्हा येशू व त्याचे शिष्य त्या सेनाधिकाऱ्या निघाले वाटेत 12 वर्षापासून रक्त स्राव असलेली एक स्त्री मागून येऊन येशूच्या जवळ पोहचली व त्याच्या वस्त्राला शिवली कारण तिने आपल्या मनात म्हटले त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला बाई काळजी करू नकोस तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली मग येशू त्या यहुदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहिले येशू म्हणाला जा मुलगी मेलली नाही की झोपेत आहे तेव्हा लोक येशूला हसले मग त्या जमावाला बाहेर पाठविल्यावर त्याने आज जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली आणि ही बातमी त्या प्रांतात पसरली जेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्या मागे ओरडत चालले म्हणू लागले पुत्रा, दया करा, येशू आत गेला तेव्हा ते आंधळे आत गेले त्याने त्यांना विचारले मी तुम्हाला दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का हो हे त्यांनी उत्तर दिले मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली येशून त्यांना सक्त ताकीद दिली पहा हे कोणाला कळू देऊ नका परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या ते प्रदेशात सगळीकडे ही बातमी पसरविली मग ते दोघे निघून जात असताना लोकांनी एका भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुक्का असलेला तो मनुष्य बोलू लागला लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले इस्रायल मध्ये या आधी असे कधीही झालेले पाहण्यात आले नाही परंतु परुशी म्हणाले हा भूतानच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभ वर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय्य लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला ते त्यांचा कळवळा आला, आला। कारण मेंढपाल नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते तो आपल्या शिष्यास म्हणाला पीक खरोखर फार आहे पण काम करीत थोडे आहेत म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा यासाठी की त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकी पाठवावे